ओम नमो भगवते वासुदेवाय तैसे फळे देखो पुढे काम्य कर्मे दुवाडे करी परी ते थोकडे केले हि मा त्याप्रमाणे पुढे प्राप्त होणारी कर्माची फळे पाहून कठीण अशी काम्य कर्मे करतो परंतु ते केलेले हि अगदीच थोडे झाले असे समजतो तेने फळ कामुके यथाविधी नेटके काम्य कीजे तितुके क्रियाजात आणि त्या फलाची इच्छा करणाऱ्याकडून जितकी म्हणून काम्य आहेत तितकी शास्त्रांनी सांगितलेल्या विधीप्रमाणे बरोबर केली जातात आणि तयाही हि केली तोंडी लावी दौंडीचे कर्मी या नाव पाठ वाम्य कर्म केल्याचेही लोकात दवंडी देऊन प्रसिद्ध करतो ते असे कि मी अमुक कर्म केले अशा या नावाचा सारखा उच्चार करून केलेल्या कर्माचे सर्व प्रकार संपवून टाकतो म्हणजे व्यर्थ घालवतो तैसा भरे कर्म अहंकारू मग पिता अथवा गुरु ते नळजवरु औषध जैसे तसा त्याला मी कर्म करणारा असा गर्व चढतो मग बाप अथवा गुरु यांना मानित नाही ज्याप्रमाणे काळजवर औषधाला मानित नाही तैसे निसाहकारे फळाभिला शिन रे कि जे गा आदरे जे जे काही तसा त्या अहंकाराच्या भरात फलाची इच्छा करणारा मनुष्य जे जे काही आदराने करतो पर ते ही करणे बहुवसा वळघोनी करी सायासा जीवनो पावो काजैसा सायांचा परंतु ते करणे देखील पुष्कळ सायसावर स्वार होऊन करतो म्हणजे थोड्या फायद्या करता जीवापाठ कष्ट करतो ते कसे तर ज्याप्रमाणे कोल्हाट्यांचा पोट भरण्याचा धंदा असत त्याप्रमाणे एका कणा लागी उंदिरू आसका उपसे डोंगरू का शेवाळो देशे दरदुरू समुद्रू डहुळी धान्याचे एका करता उंदीर सर्व जसा डोंगर पोखरतो अथवा शेवाळाच्या हेतुने बेडूक जसा समुद्र ढवळतो पई भिके परते न ला तरी गारुडी सापू वाहे काय की जे शिणूची होये गोडू ये का पहा कि भिकेपलीकडे काही प्राप्ती होत नाही तरी गारुडी साप वागवतो काय करावं एका देला हे असो पाताळ लोळंबे तैसे स्वर्ग सुख लोभे विचंबणे जे हे राहुदे परमाणूच्या लाभाकरता ज्याप्रमाणे वाळवी पाताळाचे उल्लंघन करते त्याप्रमाणे स्वर्ग सुखाच्या लोभाने एकसारखे जे श्रम करणे ते काम्य कर्म सक्लेश जाणास आता चिन्ह परिस तामसाचे ते असे समजावे आता तामस कर्माचे लक्ष नाही श्लोक पंचवीसाव अनुबंधन क्षयम हिंसा अनपेक्षा पौरुषम मोहदारभ्य ते कर्म यत्त तामसमुच्य भावी परिणाम नाश प्राणी पीडा, आणि आपले कर्म करण्याचे सामर्थ्य याकडे लक्ष न देऊन म्हणजे यांचा विचार न करता अविचाराने ज्या कर्माला आरंभ करण्यात येतो त्याला तामस कर्म असे म्हणतात तरी ते गा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम निषेधाचे जन्म चाचे जेणे तरी जे निंदेचे काळे म्हणजे दोष आणणारे वस्तिस्थान आहेत व ज्यामुळे निषिध कर्माचे जन्म खरे सफल झाले आहेत अर्जुना ते तामस कर्म होमस कर्म उत्पन्न झाल्यानंतर पाण्यावर रेख काढली असता जसे काही दिसत नाही तसे ज्याचे फल दृष्टीला काहीच दिसत नाही का कांजी घुसळली य का राखोंडी फुंकली काही न दिसे गाळी लिया वाळू घाणा अथवा ताकावरची निवळी घुसळली असता किंवा भिजलेल्या कोळशावर फुंकर घातली असता किंवा घाण्यामध्ये वाळू गाळली असता काहीच निष्पन्न झालेले दिसत नाही नाना उपणिलीया भूस कावि आकाश नाना मांडी पाश वारी अथवा भूस वाऱ्यावर धरणे अथवा आकाशाचे बाणाने भेदन करणे अथवा वाऱ्याला धरण्याकरता फास लावणे हे अवघे वाझे होयाची जाय हे सर्वच जसे निष्फळ होऊन व्यर्थ जाते त्याप्रमाणे ते त्या तामस कर्म केल्यावर वायात जाते एरवी नरदेहा पडे जे मोडे निपिता मोरवी तामस कर्म करण्यात नरदेहा एवढे धनही नाहीसे होते व जे करीत असता जगाच्या सुखाचा बेघाड होतो जैसा कमळवनी फासू काढिली या काटसू आपण झिजे नाशू कमळा करी ज्याप्रमाणे कमलाच्या वनावरून काट्यांचा फास ओढीत नेला असता तो फास आपन स्वतः जिजतो व कमलाही नाश करतो का आपण जळे आणि जगाचे डोळे पतंगू जैसा सळे दिपाचे अथवा दिव्याच्या द्वेषाने पतंग ज्याप्रमाणे दिव्यावर उडी टाकून आपण स्वतः जळतो व लोकांच्या डोळ्यांना दिसेनासे करतो तसे सर्वस्व वाया जावो बरी देहाव हो परी पुढी लाश झाला तरी चालेल आणि शिवाय स्वतःच्या देहालाही इजा झाली तरी बेहत्तर परंतु ज्याच्या योगाने दुसऱ्यास अपाय होतो मासी आपण या ते परी पुढीला ला वांती शिणवी ते कसमळ आठवी आचरण जे माशी आपल्या स्वतःला गिरवते परंतु दुसऱ्याला म्हणजे माशी गिरणाऱ्याला ओकारिने शिणवते त्या माशीच्या घाणेरड्या कृत्याची पीड़क अशी कृत्याची जे तामस कर्म आठवण करून देते तेही करावया दोशे मज सामर्थ्य असे कि नसेही पुढील न पाहता करी तेही करण्याकरता मला सामर्थ्य आहे की नाही हा पुढील विचार तर करावा पण तसे काही न पाहता कर्म करतो केवडा माझा उवावो करिता कोण प्रस्ताव केली आही आवो काय येथे माझे सामर्थ्य केवढे आहे कर्म करीत असताना प्रसंग कोणता आहे आणि कर्म केल्यावरही येथे काय प्राप्ती आहे ये, ये, ये जाणीवेची सोये अविवेकाचे निपा पुसोनिया होये साटोप या विचाराचा मार्ग अविवेकाच्या पायाने पुसून मी हे कर्म करणार अशा अभिमानाने कर्म करण्यास उद्युक्त होतो आपुला वसवटा जाडून सिंधू आपला आश्रय जाळून जसा अग्नी फैलावा अथवा आपल्या मर्यादेचे उल्लंघन करून समुद्र जसा खवळावा मग नेणे बहु थोडे न पा मागे पुढे मार्ग मार्ग एकवढे करीत चाले मग तो अग्नी अथवा समुद्र थोडेफार जाणत नाही व मग मागे पुढे पाहत नाही मार्ग व अमार्ग एकवट करीत चालतो तैसा कृत्य कृत्य आपपर आपपरनुरित कर्म हो येते निश्चित तामस जाण त्याप्रमाणे करण्यास योग्य व अयोग्य असे कर्म रगडीत आपले व परखे याचा विचार न करता जे कर्म होते ते खरोखर तामस कर्म आहे असे समज ऐ सी गुणत्रय भिन्न कर्माची ग अर्जुन हे केली विवंचना उपत्ती सी अर्जुन तीन भिन्न गुणांमुळे तीन भिन्न प्रकारच्या झालेल्या कर्मांचे असे हे उपपत्ती सहित विवेचन केले आता ययाची कर्म भजता कर्माभिमानीय करता तो जीवू ही पातला कर्माचे त्रिविधताना कर्म करता जो जीव तो देखील तीन प्रकारचा झाला आहे दिसे कर्तया त्रैविध्यम भेदे ज्याप्रमाणे ब्रह्मचार्या आदी चार आश्रमांच्या योगाने एक पुरुष चार प्रकारचा दिसतो त्याप्रमाणे कर्माच्या तीन प्रकारामुळे करता तीन प्रकारचा झाला आहे परित या तिही आव प्रस्तुत दत्त चित्तू तू परंतु या तिही पैकी आता सात्विक करता तुला सांगेन तू तु लक्ष देऊ नये श्लोक सव्वीस व मुक्तो संगो नदी धृत्युत्साह समन्वित सिद्ध करता सात्विक उच्चते आसक्ती राहीत अहंकार राहीत धैर्य व उत्साह यांनी सात्विक कर्ता असे म्हणते तरी फळोद्देशे सांडिली या वाढी ती जेवी सरळी या शाखा का चंदनाची या बावन या तर ज्याप्रमाणे बावन नामक चंदनाच्या फांद्या फळाचा हेतू टाकून नीट वाढतात म्हणजे चंदन हा सर्व अंगाने फलरूप असल्याने त्याच्या फांद्यांपासून पुढे फळाची कोणी अपेक्षा करत नाही तैसिया करी नित्यादी का क्रिया जो का अथवा ज्याप्रमाणे नागवेळीस फळे न येताच त्या सफल आहेत त्याप्रमाणे जो फलेच्छा टाकून नित्याधिक कर्मे करतो तरी फलशून विफळता जर तो फळेच्या ठाकून कर्मे करतो तर त्याच्या त्या नित्याधिक कर्माला फल नसेल परंतु त्याच्या नित्याधिक कर्मांना मुळीच फळ नाही असे नाही अथवा त्या नित्याधिक कर्माचे फळ व्यर्थ जाते असेही नाही तर ती नित्याधिक कर्मे स्वभावतच फलरूप आहेत असे जर आहे तर मग अर्जुना फळालाच फळे कसली आणि आदरे करी बहुवसे परी करता मी हे नुमसे वर्षा काळीचे जैसे आणि नित्यादिक कर्मे फार आदराने परंतु ज्याप्रमाणे वर्षा ऋतूतील ढग गडबड अथवा गर्जना करीत नाहीत त्याप्रमाणे तो मी नित्याधिक कर्मे केली असे कर्माचा अभिमान घेऊन बोलत नाही तेवीची परमात्मलिंग समर्पावयामकला निपजावया त्याचप्रमाणे परमात्म्याच्या प्रतिमेला अर्पण करण्यास योग्य अशा कर्मांचा समुदाय उत्पन्न होण्याकरता तया कालाते नुलघणे देश शुद्धी हि साधणे का शास्त्रांचा वाती पाहणे क्रिया निर्णय त्या नित्यानित्य कर्मांना जो योग्य काल असेल त्याचे उल्लंघन न करणे व त्या, त्या कर्मांना जे शुद्ध स्थळ पाहिजे तसे साधणे आणि कर्मांचा निर्णय शास्त्रांच्या प्रकाशाने म्हणजे दृष्टीने पाहणे चित्त जाओ न देणे फळा नियमांची या साखळा वाहने हन कर्मांची वृत्तीची सांगड घालणे म्हणजे कर्मापासून दुसरीकडे वृत्ती जाऊ न देणे कर्माच्या फलाकडे मनाला जाऊ न देणे व कर्माचरणा संबंधाने शास्त्रांनी घालून दिलेली नियमरूपी बंधने म्हणजे मर्यादा पाळणे हा निरोधू याची या चांग जिती आंगी वा आंगी वाहे जोका। हा निग्रह सहन करण्याकरता चांगल्या सर्वोत्कृष्ट धैर्याची जागती चिंता जो मनात बाळगतो आणि आत्मयाची आवडी करिता वरपडी, परवडी, ये वो कर्मे, कर्मे करीता आणि आत्मप्राप्तीच्या प्रेमाने विहित कर्मे करणे प्राप्त झाले असता तो देहसुखाची पर्वा करत नाही ऐसा निद्रा दुरावे क्षुधा न बाणवे सुरवाडू न पावे अंगाचा ठाव याप्रमाणे नित्याधिक कर्मे करीत असता जस जशी त्याची निद्रा दुरावते भूकेची आठवण होत नाही व सुखाची त्याच्या शरीराला भेट होत नाही हो तस तसा कर्मे करण्यात त्याचा उत्साह हो अधिक वाढतो ज्याप्रमाणे सोने अग्नित तापवले असता वजनात कमी झाले तरी कसात वाढते त्याप्रमाणे जरी आवडिया थिसाच तरी जीवित सलंच आगी घालिता रोमांच दे तर पतीच्या मरणानंतर जिवंत राहणे ही तिला लाजीरवाने वाटते म्हणून पती मृत झाला असता सती जाणाऱ्या पतीव्रतेच्या अंगावर अग्नित उडी घालीत असताना भीतीने रोमांच दृष्टीस पडतील काय मा आत्म या ये वढी या प्रिया वाल भेला जो धनंजय देहची सिद्धता काय खेदू होईल अर्जुना तर मग आत्म्या एवढ्या अत्यंत प्रिय वस्तूवर ज्याचे प्रेम बसले आहे त्या आत्म्याच्या प्राप्ती कर्म करीत असताना जर त्याच्या देहाला सुद्धा कितीही दुःख होत असले तरी त्यास त्याचा खेद होईल का मनावणी विषय सुरवाडू तुटे जव जवळ देह बुद्धी आटे तवतव आनंदू दुण बटे कर्मी जया म्हणून जो जो विषय सुख कमी होईल व देहाहंकार नाहीसा होईल तो तो कर्मे करण्यात ज्याचा आनंद दुप्पट वाढतो ऐसेनी जो कर्म करी आणि कोणे एके अवसरी ते वाशा रीतीने जो कर्म करतो आणि एखाद्या वेळी ते कर्म करणे बंद पडते असा प्रकार जर घडून आला दा। तरी कडाडी मोडे जैगाडा तो आपण पेन मनी अवघडा तैसा ठाकले नी थोडा नो हे तर जेव्हा एखादा गाडा झपाट्याच्या बेगात कड्यावरून खाली येताना मोडतो तेव्हा तो गाडा जसा आपणावर कठिन प्रसंग आला असं मानित नाही त्याप्रमाणे कर्मे करीत असताना जरी कर्मे करणे बंद पडले तरी जो संकोचित होत नाही ना तरी अदरिले अव्यंग सिद्धी गेले तरी तेही जिंकिले मिरवून येणे अथवा आरंभलेले कर्म जर पूर्णपणे सिद्धिस गेले तर तोही आपण एक मोठा जय मिळवला असे मिरवायचे तो जाणत नाही इ या कर्म करिता तयापे तत्वता सात्विकू करता अर्जुना अशा मर्माने जो कर्मे करताना दिसतो त्याला खरोखर कर सात्विक करता असे म्हणावे आता राजसा करते ओळखणे हे धनंजय जे अभिलाषा जगाचिया वसवटात अर्जुना आता राजस करता ओळखण्याची खूण अशी आहे की जगातील सर्व अभिलाशांचे तो आश्रयस्थान झालेला असत श्लोक सत्तावीसावा रागी कर्मफल प्रेप सुर लुब्ध हिंसात्मक शुचिही हर्ष शोकान्वित कर्मफलाची इच्छा करणारा लोभी परपीडा देणारा बाह्य व आंतर शुद्धी विरहित सिद्धी व असिद्धी यांच्यामुळे हर्ष व शोक यांनी युक्त अशा करत्याला राजस करता असे म्हणतात जैसा गावी ची आकळा उकर अमंगळा आघव यांची ज्याप्रमाणे गावातील कचरा वगैरे घाणीला एकत्र होण्याला उकिरडा ही एक जागा असते अथवा स्मशानात जसे सर्व अमंगळ पदार्थ एकत्र झालेले असतात तयापरी जो अशेषा विश्वाचिया या अभिलाषा पाय पाखा देखा घरटा झाला त्याप्रमाणे तो सर्व जगातील हवेला पाय धुण्याचे ठिकाण झालेलं आहे पहा म्हणून देखे जीए असलगू ये कर्मी चांगू रोहो मांडी म्हणून ज्या कर्मामध्ये सोप्या रीतीने फळ मिळण्याची शक्यता पाहतो त्या कर्माच्या ठिकाणी आदराने आरंभ करतो आणि आपण जाली ये उपखो नेदी कवडी क्षणक्षणा कुरोंडी जीवाची करी आणि आपण मिळवलेल्या द्रव्यापैकी एक कवडी सुद्धा खर्चू देत नाही आणि क्षणक्षणी त्या द्रव्यावरून आपला जीव ओवाळून टाकतो कृपणू चित्ती ठेवा आपुला तैसा दक्षु पराविया मोला बकू जैसा कुतला मासे यासी। कृपण जसा आपल्या ठेव्याविषयी मनामध्ये सावध असतो अथवा ज्याप्रमाणे फळे आतू पोळी बोरांटी जैसी ज्याप्रमाणे खाट्या म्हणजे आंबट बोरी चे झाडा जवळून गेले असतात ते झाड जवळून जाणाऱ्याच गुंतवते जर त्या झाडाला अंग घासले तर घासणाराची कातडी फाडते व कदाचित त्याला फळे आली तर ती इतकी आंबट असतात कि ती खाल्ली तर जिभेला पोळतात तैसे मने वाचा काय भलतया दुखावी तु जा स्वार्थ साधिता न पाहेराचे हित त्याप्रमाणे जो मनाने वाचे व शरीराने वाटेल त्याला दुखवितच जातो व जो स्वार्थ साधित असता दुसऱ्याचे हित पाहत नाही तेवीचा आंगे कर्मी आचरणे न हे क्षमी न निघे मनोधर्मी समर्थ नसतो व जरी ते मोठे काम्य कर्म शक्तीच्या बाहेर असले तरी त्या कर्मा संबंधाने त्याच्या मनात अरुची उत्पन्न होत नाही कनकाची आतू माझ बाहेरी मौळा तैसा सबाह्य दुबळा धोत्र्याच्या फळाला आत माज म्हणजे काही फाडणाऱ्या बिया असतात त्याप्रमाणे जो आत बाहेर पवित्रपणाचे बाप्तित दरिद्री आणि कर्मजात केली या फळला हे जरी धनंजय तरी हरिखे जगाय या वाकुलिया वाय आणि अर्जुना कर्मे केल्यावर त्या इच्छित फल प्राप्त झाले तर आनंदाने तो या जगास वेडावून दाखवतो अथवा जे आदरिले ही नो हो केले तरी शोके ते अथवा आरंभलेले कर्म जर फलहीन झाले तर त्या शोकाने जिंकला जाऊन त्या कर्माचा धिक्कार करावायास लागतो कर्मी राह ऐसी जया होती देखसी तोची जाण त्रिशुधीसी राजस करता ज्याची कर्माच्या ठिकाणी अशी वागणूक पाशील तो राजस करता होय असे पक्के समज आता यया पाठी यठी ये कुकर्माचा आगरू तोही करू गोचरू तामस करता आता यानंतर दुसरा जो कुकर्माचे केवळ शेत असा तामस करता तोही स्पष्ट करून सांगू श्लोक अठ्ठावीसावर अयुक्त प्राकृत स्तब्ध नैष्कृतिक विघ्न आणणारा आळशी सदा असंतुष्ट दीर्घसूत्री अशा कर्त्याला तामस करता म्हणतात तरी मी या लागली या कैसे पुढील जळत असे हे नैणीचे हुतशे जीयापरी तर मी लागलो असता दुसरा पदार्थ कसा जळतो हे ज्याप्रमाणे अग्निला समजत नाही पैशे ने कैसे काळकुटे आपुले केले आपल्याकडून दुसऱ्याचा जीव कसा घेतला जातो त्याची तीक्ष्ण शास्त्राला खबरही नसते अथवा आपल्या परिणामाची काळकूट विषयाला कल्पना नसते ैसा पुढील घातू करीत आदरी वोखटीया क्रिया अर्जुना त्याप्रमाणे ज्या क्रिया दुसऱ्याचा व आपला घात करणाऱ्या असतील त्या वाईट क्रिया करण्यास तो आरंभ करतो तिया करिता हि वेळी काय जाले हे न सांभाळी चळला वायू वाहटुळी चेष्टे तैसा त्या क्रिया करते वेळी सुद्धा त्यांचा परिणाम काय झाला याविषयी सावधपणा ठेवीत नाही वावटळी सुटलेला वारा जसा हवा तिकडे भडकतो त्याप्रमाणे तो स्वैरितीने पैकरणी धनंजया तो पाहुनी पिसेया कैचित्राय अर्जुना त्या तामसकर्त्याचा व त्याच्या क्रियांचा काही मेळ नसतो तो तामसकर्ता पाहिला असता त्याच्या पुढे वेड्याची काय किंमत आणि इंद्रियांचे बैला तळी लागले गोचिड आणि ज्याप्रमाणे बैलाच्या भूषणाला गोचिड लागलेले असतात त्याप्रमाणे इंद्रियांना प्राप्त झालेल्या विषयांचे सेवन करून तो आपले जीवित रक्षण करतो हा सयाना वेळू नेणता आदरी बाळू राहटे उचरुंखळू तयापरी ज्याप्रमाणे मूल योग्य योग्य वेळ न जाणता हसण्याला व रडण्याला आरंभ करते त्याप्रमाणे जो तामस करता उकरड जैस जो तामस करता प्रकृतीच्या आधीन झाल्यामुळे करण्यास योग्य काय व अयोग्य काय हा भेद जाणत नाही व उकीर्ड जसा केराने फुगतो तसा तो आपल्या स्वैराचाराने तृप्त होऊन फुकतो म्हणून म्हणून मान्य पुरुषांना मान द्यावा हा जरी सर्वसाधारण नियम आहे परंतु हा तामस करता मान्यपणाच्या नावाने जे ईश्वर सर्वांना मान्य असून देखील ईश्वरापुढेही लबत नाही आणि न ना बोलण्याच्या बाबतीत डोंगराचीही त्याच्यापुढे किंमत नाही आणि मन जयाचे कलाली राहाटी फुडी चोरीली दिली पणयाची आणि ज्याचे मन कपटी असते व ज्याची वागणूक पक्की चोरटी असते व ज्याची दृष्टी खरोखर वेश्याच्या दृष्टीप्रमाणे कपटी प्रेमाने युक्त असते किंबहुना कपटाचे देहची वडिले तयाचे ते जिणे जुवाराचे टिटे घर फार काय सांगावे त्याचा देहच कपटाचा बनवलेला असतो आणि त्याचे जगणे म्हणजे द्युतकर्माच्या तिवाठ्यावरचे घरच असते न तो साभिलांचा गावो म्हणून वाटा त्याचा तो अवतार म्हणजे अभिलाषाने भारलेल्या लुटारू भिल्लांचे प्रत्यक्ष वस्तीस्थानच नव्हे काय म्हणून त्या रस्त्याने जाऊ येऊ नये आणि कांचे निके केले विरु होय जया आले जैसे अपेय पया मिर काही विरुद्ध गोष्ट कोसळली असे वाटते ज्याप्रमाणे दुधाची असता दुधास पिण्याला अयोग्य करते काही वायसा पदार्थ घातला गी आयची क्षणी धडाडीतू अग्नि होय अथवा थंड असा पदार्थ अग्नीत घातला तर तो तत्क्षणीच धडधडीत अग्नी होतो नाना सुद्रव्योमटी जालिया शरीरी पैठणी जेवी अथवा अर्जुना चांगले पदार्थ म्हणजे पकवान पोटामध्ये गेली असता त्यांचा ज्याप्रमाणे नरकच होऊन राहतो तैसे पुढीलाचे बरवे जयाचा भीतरी पावे आणि विरुद्धची आघव्हेगे त्याप्रमाणे दुसऱ्याचे बरे झाले ज्याला कळून चुकले कि तत्क्षणी पहा ज्याप्रमाणे सर्पाला दूध पाजले असता तो सर्प दुधाचे विष करतो त्याप्रमाणे जो दुसऱ्याचे गुण घेतो व त्यास नावे ठेवतो आणि आई की जियावे जेने साचा यावे ते उचित कृत्य पावे अवसरी जिये आणि ज्या योगाने इहलोकी सुखाने जगणे होईल व खरोखर परलोकी गती मिळेल असे योग्य कर्म करण्याचा प्रसंग ज्यावेळी येतो तेव्हा जया आपद्रा येसी दुर्दैव हरी जैसी विटाळे लोटे त्यावेळेला जर त्याला स्वाभाविकच झोप कशी ठेवल्यासारखी येते आणि दुष्टकर्म करण्याचा प्रसंग आला की ती झोप बिटाळशी बिटाळामुळे जशी दूर राहते तशी त्या सोडून दूर राहते पैत्र अक्षरसा आमरसा वेळे तोंड सडे वायसा का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे ज्याप्रमाणे द्राक्षांचा व आंब्यांचा उपभोग घेण्याच्या वेळेला कावळ्याचे तोंड सडते अथवा घुबड्याचे डोळे जसे दिवसा फुटतात म्हणजे त्याला दिसे असे होते तैसा कल्याण काळ उपाय तई तयात आळसुखा येणाची वेळ आली असता त्यास आळस ग्रासून टाकत आणि उलट चूक घडण्याच्या वेळी तो म्हणेल तसे होते म्हणजे प्रमाद करताना त्याच्या अंगातील आळस जाऊन त्यास अधिक स्फुरण येते जेवीची सागराचा पोटी जळे अखंड आगी टी तैसा विषादू वाहे गाठी जीवाची समुद्राच्या पोटात वडवागनी अखंड जळत असतो त्याप्रमाणे जो अंतकारणात खेद अखंड वाहतो लेंडोरा आगी धुमावधी का अपाना आंगी दुर्गंधी तैसा जो जीबितावधी विषादे केला ज्याप्रमाणे लेंड्यांच्या विस्तवात शेवटपर्यंत धूर असतो अथवा अधोद्वारा वाटे येणाऱ्या वायूच्या अंगात जशी दुर्गंधी असते त्याप्रमाणे जो मरेपर्यंत खेदाने ग्रासलेला असतो आणि कल्पांताची जो वीरा सूत्र धरी व्यापारा साभिला हे वीरा अर्जुना जो कल्पांताच्या पारा पलीकडेही अभिलाषाने व्यापाराचे सूत्र धरतो म्हणजे कल्पाच्या अंत फलप्राप्ती व्हावी अशा इच्छेने व्यापाराचे धोरण बांधतो अगा जगा ही परवती शुचा वाहे हे पैचितती करिता विशी हाती तृणही न लगे अरे जगाच्या पलीकडल्या गोष्टीविषयी अंतकरणात चिंता वाहतो पण अशी चिंता करीत असता ज्याविषयी चिंता करतो त्या त्यापैकी त्याला एका गवताच्या काळीचाही लाभ होत नाही ऐसा जो लोका आतू पाप पुखसी तो अव्या तामसू करता असा जो लोकांमध्ये पापाची मूर्तिमान राशी आहे असे तू पाहशील तो निर्विवाद तामस करता होयम कर्म करता द्यान या दाविले तुझ सुजन चक्रवर्ती हे सुजनांच्या राजा अर्जुना याप्रमाणे तुला कर्म करता व ज्ञान या तिहींचे तीन प्रकारचे लक्षण स्पष्टपणाने सांगितले आता अविद्येच्या गावी मोहाची वेढूनी मदवी संदेहाची आघवी आता आविद्येच्या गावात मोहाचे कोरे वस्त्र नेसून व संशयाचे सर्व दागिने अंगावर घालून श्लोक एकोणतीसा बुद्धेर भेदमृत व गुणतस्त्रिधम शृणू प्रोच्यमानमशेषेण पृथक धनंजय बुद्धी आणि धैर्य यांचे सत्व रज व तम या गुणांमुळे होणारे तीन प्रकार मी पूर्णपणे वेगवेगळे सांगतो ते धनंजया ऐक आत्मनिश्चयाची बरव जया आरिसा पाहय व तीये बुद्धीची ही धाव त्रिधासे। जी बुद्धी म्हणजे जीवाच्या स्वरूपाच्या निश्चयाची शोभा पाहण्याचा मूर्तीमंत आरसा आहे त्या बुद्धीची ही प्रवृत्ती तीन प्रकारची आहे अगा सत्वादी गुणी इही, ही ठाई, एथ पाही जगा माझी अरे अर्जुना विचार कर या सत्वादी तिन्ही गुणांनी या जगामध्ये कोणती म्हणून एक वस्तू तीन ठिकाणी केलेली नाही आगी नसता पोटी कवन काष्ट असे सृष्टी तैसे ते कैसे दृश्य कोटी त्रिधजेनो ज्याप्रमाणे पोटात अग्नी नसलेले लाकूड जगात कोणते आहे त्याप्रमाणे गुणांच्या योगाने जी तीन प्रकारची झाली नाही अशी दृश्य वर्गामध्ये वस्तू कोठे आहे म्हणून त्रिगुणी धृतीसी ही, ही वाटणी तैसीची असे म्हणून तीन गुणांनी बुद्धी तीन गुणांची केली आहे व धैर्याचे सुद्धा तसेच तीन गुणांनी केलेले तीन भाग आहे ते एक वेगळाले तेथ चिन्ही अलंकारले चांगी उपाय भेदलेपणे तीच एक बुद्धी व धैर्य वेगवेगळी यथायोग्य लक्षणाने अलंकृत झालेली अशी त्यांच्या तीन गुणांनी केलेल्या भेदांप्रमाणे विस्तारांनी सांगण्यात येईल परिबुद्धी धृती इया दोन्ही भागा माझी धनंजया आधी रूप बुद्धीचे या भेद करू परंतु अर्जुना बुद्धी व धैर्य या दोन गोष्टी मध्ये प्रथम बुद्धीचे तीन प्रकार सांगत श्लोक तिचा या वेक्ती बुद्धी सपार्थ सा सात्विकीय नित्य व नैमित करषिद्ध ही अकरणीय त्यांच्या ठिकाणी अनुक्रमे प्रवृत्ती व निवृत्ती त्यापासून उत्पन्न होणारे जन्म मरणाचे भय किंवा अभय बंध किंवा मोक्ष हे जी जानते ती सात्विकी बुद्धी हो। तरी उत्तमा मध्यमा निकृष्टीआ हे चांगल्या योद्ध्या अर्जुना संसाराला येणाऱ्या प्राण्याला उत्तम मध्यम व कनिष्ठ अशा तीन वाटा आहेत जे अकरणीय काम्य निषिध ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध हे तीन मार्ग आहेत व यापासून या जीवना संसार भय असल्यामुळे हे दोष युक्त आहे म्हणून अधिकारे मानिले जे विधीचे निभोगे आले ते एकथ भले नित्य कर्म म्हणून अधिकारानुरूप व विधीच्या मार्गाने वाट्याला आलेले जे नित्य कर्म तेच काय ते एक या जगात आचरण करण्यास ज्याप्रमाणे तहान लागली तर केवळ ती भागवण्याकरता पाणी पियावे त्याशिवाय पाणी पिण्यास दुसरा हेतूच नाही त्याप्रमाणे केवळ आत्मप्राप्ती त्या के आत्म या फळाकडे दृष्टी ठेवून जे शास्त्रविहित नित्यकर्मच करावे